पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले सुरुवात माणसाच्या नैतिक स्वभावामुळेच तो उदात आणि चांगल्या विचारांकडे वळतो विविध प्रकारच्या विज्ञानांमधून जग कसे आहे ते कळते नीतीशास्त्र मात्र जग कसे असावे ते आपल्याला सांगते त्यामुळे आपण कसे वागले पाहिजे ते माणसाला कळते माणसाच्या मनाला दोन खिडक्या आहेत एकीतून तो स्वतः कसा आहे हे त्याला दिसते तर दुसरी बदून तो कसा असला पाहिजे ते त्याला दिसते मानसाचे शरीर बुद्धी आणि मन कसे आहेत यांचा चिकित्सकपणे वेगवेगळा शोध घेण्यात आपला विचार आहे परंतु आपण जर इथेच थांबलो तर या सर्वांचे वैज्ञानिक ज्ञान मिळवण्यानंतरही आपला काहीच फायदा होणार नाही अन्याय दुष्टपणा अहंकार आणि अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे होणारे दुष्परिणाम व हे तिघेही एकत्रित आले की यांच्यामुळे कोणते अरिष्ठ निर्माण होऊ शकतात हे आपल्याला कळणे आवश्यक आहे आणि केवळ हे ज्ञान मिळविणे पुरेसे नाही त्यानुसार वर्तनही असले पाहिजे नैतिक कल्पना वास्तुशिल्पकाराच्या नकाशासारख्या असतात नकाशात इमारत कशी असेल ते दाखवण्यात आलेले असते परंतु त्यानुसार इमारत उभारण्यात आली नाही तर तो नकाशा काहीही उपयोगाचा नसतो त्याचप्रमाणे नैतिक संकल्पनाप्रमाणे आचरण करण्यात आले नाही तर त्याचाही काही उपयोग नसतो अनेक लोक असे आहेत की ज्यांना नैतिकतेचे विचार मुखोद्गत असतात व त्या विषयात ते ढिग्भर प्रवचनही देतात परंतु त्यानुसार ते आचरण करत नसतात आणि तसं करण्याचा त्यांचा हेतूही नसतो नैतिक तत्वे या जगातील आचरणाकरता नाहीत तर परलोकात मृत्यूनंतरच्या जगात त्यानुसार आचरण करायचे असते असे मानणारेही काही लोक असतात एका महान विचारवंताने सांगितले आहे तुम्हाला जर परिपूर्णता हवी असेल तर तुम्ही आता या क्षणापासून नैतिक तत्वानुसार आचरण करायला सुरुवात केली पाहिजे मग त्यात कितीही अडथळे आले तरी तुम्ही त्याची काळजी करता कामा नये अशा प्रकारच्या विचारांनी आपण घाबरून जाण्याचे कारण नाही उलट पक्षी आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार आचरण करताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ऑबर कोचे आधी शूरवीर अर्ल ऑफ पेम्रुक जेव्हा अर्ल ऑफ डर्बीकडे आले तेव्हा युद्धात आधीच विजय झालेला पाहून ते आपल्या पुटण्याला म्हणाले मला निरोप पाठवल्यानंतर माझी वाट न पाहता माझ्या शत्रूंशी लढताना तू सौजन्य दाखवले नाहीस आणि त्याच्याशी तू सन्माननीय पद्धतीने वागला सुद्धा नाहीस अशा प्रकारे नैतिक जबाबदारी घेऊन जेव्हा लोक वागू लागतील तेव्हाच ते, ते नैतिकतेच्या मार्गाचे अनुसरण करतायत असे म्हणता येईल ईश्वर सर्व आहे तो परिपूर्ण आहे त्याच्या करुणेला चांगुलपणाला आणि न्यायाला सीमा नाही असे असेल तर आपण त्याचे कायम गुलाम असतानाही नैतिकतेच्या मार्गावरून इकडे तिकडे कसे काय भरकडू शकतो नैतिकतेच्या तत्वाचे अनुसरण करताना एखाद्या त्यात अपयश आले तर तो त्या तत्वांचा दोष नसेल ते काही असले तरी नैतिकतेची बंधने तोडणाऱ्या लोकांनी स्वतःलाच दोष दिला पाहिजे नैतिक आचरणांचे पारितोषिक वा बक्षीस नाही अशी काही गोष्ट नसते माणूस जर काही चांगले काम करीत असेल तर तो टाळ्या मिळण्याकरता ते काम करत नसतो तो तसा वागतो कारण त्याने तसेच वागणे आवश्यक असते अन्न आणि चांगुलपणा यांची तुलना केली तर अशा माणसाकरता चांगुलपणाचे वर्तन हे एखाद्या पौष्टिक पदार्थासारखे असते भूकेऱ्याला कोणी अन्न दिले तर तो अन्न देणाऱ्याचा ऋणी होतो व त्याला आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे एखाद्याने जर त्याला चांगले काम करण्याची संधी दिली तर तो त्याचा ऋणी होतो व त्याचे आभार मानतो ज्या नैतिक धर्माची आपण चर्चा करत आहोत त्या धर्मानुसार आचरण करणे म्हणजे केवळ सौजन्यशीलता अंगी बनवणे नाही त्याचा अर्थ आपण थोडे अधिक मेहनती व्हायला पाहिजे थोडा अधिक सुशिक्षितपणा आपल्यामध्ये आला पाहिजे आपण थोडे अधिक नीट आणि स्वच्छ झालो पाहिजे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव आहे यात संशय नाही या गोष्टी नैतिक धर्माला केवळ स्पर्श करतात परंतु माणसाला जर या मार्गाने पुढे जाण्याची इच्छा असेल तर त्याला यापेक्षा कितीतरी अधिक करावे लागते आणि हे सर्व त्याला केवळ कर्तव्य म्हणून करावे लागत असते हा आपला प्रकृतीचाच एक भाग आहे भौतिक लाभापोटी आपण असे करत नाही याची जाणीव त्याला असणे आवश्यक असते